अध्यायचाळीसावा अक्रूराने केलेली भगवान श्रीकृष्णांची स्तुती अक्रूर म्हणाला प्रभु, आपण प्रकृती इत्यादी सर्व कारणांचे कारण आहात आपणच अविनाशी पुरुषोत्तम नारायण आहात तसेच ज्यांनी या जगाची निर्मिती केली त्या ब्रम्हदेवांची उत्पत्ती आपल्याच नाभिकमलातून झाली मी आपल्याला नमस्कार करतो पृथ्वी जल अग्नी वायू आकाश अहंकार महत्त्व प्रकृती पुरुष मन इंद्रिये सर्व इंद्रियांचे विषय आणि त्यांच्या अधिष्ठानभूत देवता हेच सर्व चराचर जगाला कारण आहेत पण हे सगळे आपलेच अंगस्वरूप आहेत प्रकृती इत्यादी सर्व पदार्थ अचेतन असल्यामुळे आत्मस्वरूप तुमचे स्वरूप जाणू शकत नाहीत ब्रम्हदेवसुद्धा प्रकृतीच्या गुणांनी युक्त आहेत म्हणून ते सुद्धा आपले गुणांच्या पलीकडे असलेले स्वरूप जाणत नाहीत साधू योगी अध्यात्म अधिभूत आणि अधिदैव यांचे साक्षी महापुरुष आणि नियंत्रक ईश्वराच्या रूपामध्ये आपलीच उपासना करतात काही कर्मकांडी ब्राह्मण वेदमंत्रांनी अनेक देवतावाचक नावे आणि अनेक रूपे असलेले यज्ञ करतात आणि त्याद्वारा आपलीच उपासना करतात काही ज्ञानी सर्व कर्मांचा त्याग करून भावात स्थिर राहतात आणि समाधीने ज्ञानस्वरूपाच्या आपलीच आराधना करतात आणखी काही शुद्ध चित्त वैष्णव आपल्याच सांगितलेल्या पांचरात्र इत्यादी विधींनी आपल्याशी तन्मय होऊन आपल्या चतुर्व्यूह इत्यादी अनेक किंवा नारायण या एकाच स्वरूपाची पूजा करतात भगवन दुसरे काही लोक शैव शैवपंथानुसार आचार्य भेदामुळे अनेक अवांतर भेद असलेल्या शिव शिवस्वरूपाच्या अशी आपलीच पूजा करतात हे प्रभू जे लोक दुसऱ्या देवतांची भक्ती करतात आणि त्या देवतांना आपल्यापेक्षा भिन्न समजतात ते सर्वजण सुद्धा वास्तविक आपलीच आराधना करतात कारण आपणच सर्व देवतांच्या रुपांमध्ये आहात आणि सर्वेश्वर सुद्धा आहात हे प्रभू जशा पर्वतात उगम पावणाऱ्या नद्या पावसाच्या पाण्याने भरून सर्व बाजूनी समुद्रात प्रवेश करतात त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे मार्ग शेवटी आपल्याला येऊन मिळतात प्रभू सत्व रज आणि तम हे आपल्या प्रकृतीचे तीन गुण आहेत ब्रह्मधवापासून ते स्थावर वस्तूपर्यंतचे सर्व चराचर जीव त्या गुणांनीच ओतप्रत भरलेले आहेत परंतु आपण सर्वस्वरूप असूनही त्या गुणांनी लिप्त झालेले नाहीत आपण सर्व वृत्तींचे साक्षी आहात तीन गुणांचा प्रवाह अज्ञान मुलक असून तो देवता मनुष्य पशुपक्षी इत्यादी सर्व योनीमध्ये व्याप्त आहे मी आपण नमस्कार करतो अग्नि आपले मुख पृथ्वी चरण सूर्य आणि चंद्र नेत्र आकाश नाभी दिशा कान स्वर्गमस्तक देवेंद्र भुजा समुद्र उदर आणि वायू अपा प्राणशक्ति रूपा उपासने सा कल वृक्ष वनस्पति रोम मेघ डोक्या केस पर्वत अपनी हाड़े नखे दिवस रपणी उखड़ा प्रजापति जननेन्द्रीय पाऊस अपने वीर है, है। अविनाशी भगवन जस पे पुष्क से जलचर जीव औ अवडुंबरा फिर लहान लहन कीटक अत उपासने स्वीकार अपने मनोमय पुरूष रूप में अनेक प्रकार जीवजंत भर लेले लोक लोकपाल कल्पले प्रभु अपन लीला करना पृथ्वी पर जी जी उपये धारण करता सर्व अवतार लोक शोक मोह धुर टाकत नोक मोटा आनंदा अपने यशा गायन करीत आपण वेद ऋषी वनस्पती यांचे रक्षण आणि सत्यव्रताला ज्ञान देण्यासाठी म्हणून मत्स्यस्वरूप धारण करून प्रलयाच्या समुद्रामध्ये स्वच्छंद विहार केलेला आहे त्या मत्स्य रूपाला आपणच मधु आणि कैटभ नावाच्या असण्यासाठी हयग्रीव अवतार धारण केला होता मी आपल्या त्या रूपाला नमस्कार करतो आपणच ते विशाल कुर्माचे रूप धारण करून मंदार चला धारण केले होते आपल्याला मी नमस्कार करतो आपणच पृथ्वीच्या उद्धाराची लिला करण्यासाठी रूपाचा स्वीकार केला होता आपणास माझा नमस्कार असो प्रल्हादासारख्या साधूजनांचे भय मिटवणाऱ्या हे प्रभू आपल्या त्या अलौकिक नृसिंह रूपाला मी नमस्कार करतो आपण वामन रूप घेऊन आपल्या पायाने तीन लोक व्यापलेले होते मी आपणास नमस्कार करीत आहे धर्माचे उल्लंघन करणाऱ्या गर्विष्ट क्षत्रिय रूपी वनाला तोडणाऱ्या परशुरामाला मी नमस्कार करतो रावणाचा नाश करणाऱ्या श्रीरामांना मी नमस्कार करतो वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्व्यूह हो रूपात असणाऱ्या भागवतांच्या देवाला मी नमस्कार करतो दैत्य आणि दानवांना मोहित करण्यासाठी शुद्ध असे बुद्धरूप घेणाऱ्या आपणास मी नमस्कार करीत आहे पृथ्वीवरील क्षत्रिय जेव्हा प्रमाणे व्यवस्तन करू लागतात तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी कलकी रूप घेणाऱ्या आपणास मी नमस्कार करतो भगवन हा जीव लोक आपल्या मायेने मोहित झालेला आहे त्यामुळे मी माझे या खोट्या दुरागृहात फसून कर्ममार्गामध्ये भटकत आहे हे प्रभू मी सुद्धा किती मूर्ख स्वप्नात दिसणाऱ्या पदार्थांप्रमाणे भ्रामक असणारे देह घर पतीपत्नी पुत्र धन स्वजन इत्यादी खरे समजून त्यांच्या मोहात गुंतून भटकत आहे प्रभू माझा मूर्खपणा तर पहा मी अनित्य वस्तूंना नित्य अनात्म्याला आत्मा आणि दुखाला सुख समजलो अशा प्रकारे मी अज्ञानाने सांसारिक सुखदुःखातच रमून गेलो आणि ज्यांच्यावर खरे प्रेम करावे ते आपल्याला विसरलो तसं एखाद्या अडाणी माणसाने पाण्यासाठी तळ्याकडे जावे आणि त्याच्यावर त्याच्यामुळेच उत्पन्न झालेले शेवाळे पाहून तिथं पाणी नाहीये असं समजावं आणि याउलट मृगजळाकडे धाव घ्यावी तसाच मी सुद्धा आपल्याला सोडून खोट्या सुखाच्या मार्गे भटकत होतो माझी बुद्धी विषय वासनायुक्त आहे माझ्या मनामध्ये अनेक वस्तूंच्या कामना आणि त्या पूर्ण करण्यासाठी कर्म करण्याचे संकल्प उठत असतात शिवाय निग्रह करण्यास अत्यंत कठीण अशी ही इंद्रिय मनाला बळजबरीने इकडे तिकडे फरफटत नेतात म्हणून मी या मनाला रोखू शकत नाही तो मी अभक्तांना अतिशय दुर्लभ अशा आपल्या चरणकमलांना शरण आलेलो आहे हे स्वामी हा सुद्धा मी आपला कृपाप्रसादच मानतो कारण ह पद्मनाभ जेव्हा जीवाची संसारातून मुक्त होण्याची वेळ येते तेव्हा सत्पुरुषांची उपासना घडून चित्तवृत्ती आपल्या ठाई जडत प्रभू आपण शुद्ध विज्ञान स्वरूप आहात सर्व अनुभूतींचे आपणच कारण आहात जीव ईश्वर आणि प्रकृती आपणच आहात आपल्या शक्ती अनंत आहेत आपण स्वत ब्रम्ह आहात मी आपल्याला नमस्कार करीत आहे प्रभू आपणच वासुदेव आणि सर्व जीवांचे आश्रयस्थान संकर्षण आहात बुद्धी मनाच्या आणि अधिष्ठात्या असलेल्या प्रद्युग्न आणि अनिरुद्ध अशा ऋषिकेच्या मी आपणास नमस्कार करतो प्रभु शरण आजे रक्षण करा अद्यालावा समाप्त